श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मोरारे हे नाथ नारायण वासुदेव अमृतानुभव या ग्रंथातील आदे तिसरं आपण पाहणार आहोत ययाचे निभो भाटे आत्मयाची झोप लोटे पूर्ण तरी ऋण फिटे जे येणेची निदगी एरवी पराधिका चौघी जीव मोक्षी वेच तीर देहा सवे हात पाय जाती मनासवे इंद्रिये का सूर्यासय जाये किरण जाळ ना निद्रेचिया निद्रे अवधी स्वप्ने भरती आधी तेवी अविद्येचे संबंधी आटती इया मृत्ये लोही होती ते रसरूपे जिती जळोनी इंधने येती व निदशे लवण अंगीविरे उरे जळीवरे मरोनी जागरे जाई निदे तेवी अविद्या सवे चौघी वेचती जीवे तत्वज्ञानाचे निनावे उडती या परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी या चार वाणी प्रकारच्या वाणे आत्म्याची झोप म्हणजे अज्ञाननिवृत्ते झाले तरी ते पूर्ण फिटत नाही कारण तो जागेपणा झोपेसारखा असतो अविद्येच्या बंधनापासून परादी चार वाणी मोक्ष प्राप्त करून देण्यास उपयोगी आहेत पण अविद्येवर बर, अविद्येबरोबर आपल्या स्वरूपाचा त्या नाश करून घेतील तरच त्या मोक्ष उपयोगी आहेत देहाचा नाश झाल्याबरोबर हात पाय जातात मनाचा लय झाला की इंद्रियांच्याही इंद्रियांचाही लोप होतो बरोबर जशी किरणे जातात किंवा झोप संपता स्वप्नाचा नाश होतो त्याप्रमाणे अविद्येच्या नाशाने पराधी चारही वाणींचा नाश होतो नही लोह भस्मरूपाने जिवंत असते लाकूड जळून गेले तरी निखारा शिल्लक असतो तूल रूपाने पाण्यात विरगळलेले मीठ स्वाद रूपाने असतेच झोप संपली तरी जागृती रूपाने ती झोप जिवंत राहते चार वाणी स्थूल रूपाने अविद्येबरोबर नाहीशा झाल्या तरी तत्वज्ञानाच्या रूपाने त्या उत्पन्न होत राहतात माऊली म्हणतात हा तत्वज्ञान दिवा मरोनी इही लावावा, तरी हा हि शिनलेवा बोध रूपेची एवणे स्वप्न मेलवी, गेलिया आपनपा दावी दोन्ही दिठी नांदवी नदी जायशी जिती अविद्या ऐशी अन्यथा बोधाते गिवशी तेची यथा यथाबोदेशी निमाली उठी परी जिती ना मेली अविद्या हे जाकळी बंद मोक्षी घाली बांधोनिया मोक्षची बंधू होय तरी मोक्ष शब्द का साहे अज्ञाना घरेत राय वावगियाची बागुलाचे नि मरणे तोशावे की बालपणे एरा तो नाही ना, ना कोणे मृत्यू मानावा घटाचे नाहीपण फुटलियाची नागवन मानितसे जाण म्हणो हो की भावर्तस या चार वाणींनी स्वतः मरून तत्वज्ञानाचा दिवा लावावा हे ठीक पण शुद्ध बोधाच्या दृष्टीने ही ही कटकटच आहे स्वप्न प्राप्ती झोप आल्यावर होते व ती गेली की पुरुषाला स्वस्वरूप म्हणजे जागृती आणते एक झोपच स्वप्न व जागृती या दोन्ही दशा दाखवतात <coughs> मी मनुष्य आहे अनन्य बोधाची प्राप्ती जिवंत अविद्या करून देते आणि तिचा स्थूल रूपाने नाश झाला की मी ब्रह्म ब्रह्मरूप आहे असा यथार्थ बोध होतो जिवंत अगर मेलेली अविद्या बंधन करतेच मिलेली अविद्या जीवाला मोक्षात अडकून जीवाला बंधात झकडून टाकते मोक्ष म्हणजेच बंधनच असेल तर त्या मोक्षाला तरी काही अर्थ आहे का अरे याचा बळेजाव काय तो अज्ञानाच्या घरी असेल बागुलबुवाच्या मृत्यूने बालकाचा आनंद व्हावा हे ठीक पण इतरांना तो बागुलबुआ नसतोच मग त्याचा मृत्यू कुणी मानावा नसलेला घट फुटल्यावर फार नुकसान झाले असे म्हणणाऱ्या अज्ञानी लोकांना बंद मोक्ष करे आहेत हे खुशाल म्हणू द्या माऊली म्हणतात म्हणोनी बंद जितवो बाबो मा मोक्षा प्रसवो परी मरो केला ठावो अविद्या आणि ज्ञानबंधू ऐसे शिवसूत्राचे निसे म्हणितले असे सदाशिवे आणि वैकुंठाचेनही सुजाने ज्ञानपाशी सत्वगुने बांधी जे हे निरूपन बहुत केले परी शिवे का श्रीवल्लभे बोलले येणेची लाभे मानू ते हे लाभे न बोलताची जे आत्मज्ञान निखळ तेही जे ज्ञानाचे बळ तै सूर्यचित्तीस बळ तैसे नव्हे ज्ञातेश्लाघतो आहे ते ज्ञानपण धाडले वाय दिंप वाचूने दिवाला हे ते अंग की आपण पे आपनापाशी नेनता देशोदेशी आपण पे गिवसी हे किरू होय महावर्त म्हणतात बंधच जर मिथ्या तर मोक्ष तरी खरा कशावरून अविद्येने स्वतः मरून मोक्षाला जागा करून दिली आणि शिवसूत्रामध्ये शंकारांनीही ज्ञान बंधच बंधनच आहे असे स्पष्ट सांगितले आहे जीव सत्वगुणाने ज्ञान पाशात बंद होतो असे भगवान विष्णूंनीही सविस्तर सांगितले आहे हे आम्ही प्रमाण मानतो याचे कारण ती शंकराने किंवा विष्णूंनी सांगितले असेच नाही तर आमचा स्वतःचा अनुभवही तसाच आहे ना वृत्तिज्ञानाचा आधार जर शुद्ध आत्मस्वरूप ज्ञान येईल तर सूर्याने उगवण्यासाठी कोणाची मदत घ्यावी अशी काळजी करण्यासारखे नाही का शब्द ज्ञानाला वृत्तिज्ञानाने जर मोठेपणा येईल तर ते मूलभूत ज्ञान व्यर्थच होईल दिवा जर एखाद्या पदार्थ करता दुसरे दिवेची उपेक्षा करील तर तो स्वरूपाला विसरला म्हणावा आपण आपल्या जवळ नित्य असताना देशोदेशी शोध का करावा अवली म्हणतात परी बहुता दिया म्हणा आपणापी आठवलीया म्हणे मी यया कैसारिझो तैसा ज्ञान रूपात्मा ज्ञानेची आपली प्रभा करीतसे सोहमा ऐसा बंधू जे ज्ञान स्वयबुडे मनोनी भारी नावडे ज्ञाने मोक्षुगडे ते निमाले पो शृंगारू चौगाचा एव अविद्याजीवाचा जीवत्व त्यागी अंगाचे निंदने उदासू उठोनी ज्ञानाग्नीप्रवेशू करी देते ते बोधाचा उरे अंगी लाविली विभूती ते परी मानू ही जळती परी पांडुरत्वे कांती राही जायशी जळी जळा वेगळू कापूर्ण दिसे अडवळू परी होऊनि परिमळू उरे जेवी म्हणतात असा भ्रम कोणाला कदाचित झाला आणि काही दिवसांनी आपले पण त्याला आठवले की तो म्हणेल मी हरवलो होतो पण आत्ता सापडलो त्याच्या या म्हणण्याने त्याला आनंद कसा होईल कदाचित मानू लागला तर तोही त्याचा भ्रमच आत्मा मूळचा ज्ञानरूप असताना सत्वगुणासंबंधी मी स्वतः ज्ञानावर परमात्मा आहे असे मनेल तर तेच ज्ञान भ्रम व तोच बंद होय मूळ स्वरूप ज्ञान विसरून गेल्यामुळे आम्हा त्याचे महत्व पटत नाही ज्ञानाने मोक्ष ज्ञानाने मोक्ष घडतोय खरे मूळची जी विद्या जिच्यापासून परा आधी चार वाणी बरबराटीस आल्या त्या सजीवाने देताग केल्यावर ती स्वतःही नाश पावते शरीर रूपी लाकडे ही कंटाळून ज्ञानरूपी अग्नी शिरली तरी त्याचा समूळ नाश न होता बोधरूपी भस्माचा अंश उरतोच भस्म अंगाला लावल्यावर त्याचे स्थूल परमाणू कण जसे दिशेनाचे होतात तरी ते अंगावर असतात पाण्यात मिसळल्यावर कापुराचे अस्तित्व झाकत नाही वास पाण्याला येत असतो मग माऊली म्हणतात ना ओहळा अंगी जायचे पाणी पाणीपणे नसे तरी ओल्हाळाचे निसे आधीच ते ना तरी मध्यान काळी छाया न दिसे वेगळी असे पायातळी रिगोनिया तैसे ग्रासोने दुसरे स्वरूपी स्वरूपाकारे आपलेपणे उरे बोध झोका ते ऋणशेष वाचा न फेडवे मरोनिया ते पाया पडोनी मिया सोडविले मनोनी परापश्यती मध्यमाहन भारती या विस्तार लिया लागती ज्ञानी अज्ञानीची ओहळाला पाणी नसले तरी जागोजागीच्या ओळसरपणामुळे ओहोळ कळतो बारा वाजण्याच्या वेळी आपली छाया वेगळी दिसत नाही पण ती पायाखाली लपून असते त्याप्रमाणे अद्वैती बनून मूळ परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्वबोधाच्या आपलेपणाने उरतोस तेच हे वाचारून शेष होय आपण मरून ते फेडावे म्हटले तरी ते फिटत नाही म्हणून मी श्रीगुरूंचे चरण वंदून आणि हे फेडले म्हणून ज्ञानी वाज्ञानी अशा सर्व पुरुषांना या परापश्यंती मध्यम आणि वैखरी चार वाणींचे ऋण फेडावे याप्रमाणे श्री अमृता अनुभव ग्रंथातील वाचा ऋणमोचन नावाचे तिसरे प्रकरण या ठिकाणी समाप्त होत आहे सदूरनाथ महाराज की जय शिवम भवतू